पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण छप्पन्नावे प्रार्थना प्रवचन जुलै एक एकोणीसशे नवी दिल्ली जुलै एक एकोणीशे सत्तेचाळ बंधूंनो आणि भगिनींनो आता म्हटलेले भजन किस्मत से राम मिला है जिस्को उसने यह तीन जग पाई तुम्हाला समजले असेल मध्य प्रांतातील तुकडोजी महाराज यांनी ते लिहिले आहे त्याची भाषा हिंदुस्थानी आहे अशी हिंदुस्थानी नाही की जिच्यात अरबी आणि फारसी शब्द भरलेले आहेत तर ती दिल्लीची हिंदुस्तानी आहे तिच्यात सौंदर्य आणि गोडवं आहे या बहिणात म्हणले आहे की राम त्यालाच भेटतो ज्याने आपले घर आणि संपत्ती गमावली असेल मित्र आणि सत्तेदार गमावले असतील वा शारीरिक रोगाने जो ग्रस्त असेल अशा प्रकारच्या दुर्दैवानंतरही जी व्यक्ती रामाला सोडत नाही तेव्हाच तिला राम भेटतो हिंदुस्तानची पाहणी कसेतरी करून निरस्त करता येईल असे मी प्रार्थना प्रवशनमध्ये म्हणत असतो अशी तक्रार एका मित्राने केली आहे परंतु मी असे कधीही म्हणलेले नाही जेव्हा काँग्रेस आणि लीग यांच्यात कशाबद्दल जर चडजोड झालेली असेल आणि देशाची फाळणी झालेली असेल तर त्याला विरोध करून काय लाभ होणार आहे काही झाले तरी हृदयाची फाळणी झालेली नाही काँग्रेसने पाकिस्तान मान्य केलं आहे आणि आप आपण आता हे प्रकरण इथेच थांबायला पाहिजे एका शीख युवकाने मला विचारले की तुम्ही शिखांवर प्रेम करता असा तुमचा दावा आहे तर हे सिद्ध करण्याकरता तुम्ही काय करता हिंदू आणि मुसलमान या दोघांनाही काहीतरी मिळवले आहे परंतु शिखांनी काय मिळवले मी इतकेच म्हणू शकतो की जर पंजाबची फाणी झाली असेल तर त्याकरता मी काहीही करू शकत नाही माझ्या हातात सत्ता नाही माझ्याकरता शीख धर्म आणि हिंदू धर्म अंतर नाही मी ग्रंथसाहेब वाचलं आहे त्यात आहे ते वैदिक धर्मात सुद्धा आहे परंतु आज हे वेगवेगळे समुदाय गणले जातात हा लहानसा समाज आहे परंतु आपल्या शौर्याकरता प्रसिद्ध आहे कॅनडामध्ये राहत असलेले दोन मित्र मला भेटण्याकरता आले होते ते म्हणाले की कॅनडामध्ये मोठ्या संकेत शीख आहेत आणि ते तिथे चांगले काम करत आहेत आफ्रिकेत सुद्धा शीख आहेत आपण कुठेही गेलो तरी आपल्याला शीख दिसतील ते शेतकरी अभियंता रेल्वे यंत्रज्ञ मोटार गाडीचे वाहक आहेत आज शीख सुख वस्तू लोक आहेत आज मला मथुरेतील मुस्लिम लिकडून तार मिळाली आहे ते म्हणतात कि तेथील हिंदू त्यांच्याशी गैरवर्तणूक करतात हे कितपत खरे आहे हे मला माहीत नाही परंतु हे जर खरे असेल तर हे चांगले नाही आपण बहुसंख्येचे क्रौरे दाखवू नये बहुसंख्येमुळे येणारा अहंकार आपला नाश करेल आज व्हायसरायशी झालेल्या मुलाखतीत काय झाले हे जाणून घेण्याकरता तुम्ही उत्सुक असाल मी तर जवाहरलाल आणि सरदार यांच्याबरोबर तिथे गेलो होतो वर्तमानपत्रवाल्यांना मी म्हणेन की जोपर्यंत व्हायसराय भवनातून अधिकृत वक्तव्य निघत नाही तोपर्यंत तुम्ही तर्कवितर्क करू नका देशाची हानी होईल असे काहीही त्यांनी करू नये प्रकरण सत्तावन्नवे प्रार्थना प्रवचन जुलै दोन एकोणीसशे नवी दिल्ली जुलै दोन एकोणीसशे सत्तेचाळ बंधूंना आणि भगिनीनो एक मित्र लिहितो जगात अशा काही गोष्टी आहेत की ज्या लोकांना आवडतात आणि अशाही काही गोष्टी आहेत की ज्या लोकांना आवडत नाहीत लोकांना आवडत नाही त्या गोष्टी करणे ही, ना ना ही मूर्गपणाची सीमा असते तुम्ही लोकांना काही मार्गदर्शन करत होता आताही तुम्ही तसे करा व लोक जो मार्ग निवडतात त्याला पाठिंबा द्या परंतु मला हे आवडत नाही जी गोष्ट आधीच लोकप्रिय आहे तिला पाठिंबा देण्याची गरज काय माणसाने जी गोष्ट केली पाहिजे जी आधीच फारशी लोकप्रिय नाही माणूस एकटा असला तरी त्यामुळे तो काहीही गमावत नाही आपल्याला आप जे आवडते ते करण्याचा आपल्याला अधिकार असतो एखाद्या वा माणसाला वाळूच्या कणांपासून दोर बनवायचा असेल तर त्यात त्याला यश येणार नाही कारण दोर तंतूपासून बनवले जातात माणसाने तेच करावे जे करणे योग्य असते लोक म्हणतात की मी जेव्हा हिंदी साहित्य संमेलनात होतो तेव्हा मी त्या भाषेची वारेवा प्रस्तुती करत होतो दक्षिणेत जिथे लोक तामिळ बोलतात तिथे मी हिंदीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत होतो ते सर्व ठीक होते पण आता हिंदुस्थानी का माझे उत्तर आहे की हिंदुस्थानीचा जन्म हिंदीपासूनच झाला आहे इंदोर येथील हिंदी, इंदो हिंदी साइन्य संमेलनात हो मी हजर होतो जमनाली प्रेमामुळे मी मारवाडी संमेलनात गेलो होतो तिथे जाण्याची माझी अगदीच इच्छा नव्हती हो ते प्रेमच होते की ज्याने मला ओढून नेले होते मी स्पष्ट केले होते की माझी हिंदी विशेष प्रकारची आहे हिंदू मुसलमान आणि इतर लोक जी भाषा बोलतात ती ती भाषा आहे ती देवनागरी अथवा फारसी भाषेत लिहिता येऊ शकते माझी हिंदी अशी हिंदी आहे की जी अशिक्षित हिंदुस्तानही बोलू शकतो मी अशी प्राथमिक स्वरुपाची हिंदी बोलत असतो आणि ती लोकांना कळते मी तुळशीदास वाचला आहे परंतु हिंदीत माझे शिक्षण झालेले नाही माझे उर्दूत सुद्धा शिक्षण झालेले नाही मला वेळ नाही मी ज्या हिंदीचा प्रचार करत असतो ती हिंदी साहित्य संमेलनात लोकप्रिय नाही मी ती संस्था सोडली जुलै पंचवीस एकोणीशे आज हिंदी संस्कृत प्रचूर झाली आहे आणि उर्दूला असे स्वरुप आले आहे की ती मौलाना साहेब अबुल कलाम आझाद व सफरू साहेब तेज बहादूर सफरू बोलू आणि समजू शकतात यामुळे मी म्हणालो होतो की मला हिंदी नको आणि उर्दू नको मला गंगा योनेचा संगम हवा आहे परंतु लोक मला वेडा म्हणतात ते म्हणतात की अंजुमन तरक्की ए उर्दू उर्दू करता काम करत आहे आणि हिंदी साहित्य संमेलन हिंदी करता अशा तुमचे कोण ऐकणार आहे आणि आता पाकिस्तान झालेला असताना तू हिंदू गोष्ट कशाला करतोस यामुळे हिंदुस्थानीकरता तू जी धडपड करतो आहेस ती जाणार आहे परंतु माझे अंतकरण विरुद्ध बंड करते मी हिंदुस्थानीचा त्याग का करावा मी चांगल्या गोष्टीचा त्याग का करावा आपण जेव्हा प्रेगला जातो तेव्हा गंगा आणि यमुना यांचा जिथे संगम होतो तिथे बुडी घेतल्याने आपण पवित्र होतो त्याचप्रमाणे हिंदी आणि उर्दूच्या संगमात मी पवित्र होऊ इच्छितो मुसलमान मला आज इस्लामचा सर्वात मोठा शत्रू समजतात परंतु मी सांगतो की मी जिवंत राहिलो तर एक दिवस ते माझ्या बाजूने होतील प्रत्येक जर माझ्या मागे लागेल माझी भीती इतकीच आहे कि ज्या वड्याचा महापुर आज हिंदुस्थानात आला आहे त्यात आपण सर्व वाहून न जाऊ हे सांगणारा मी एकट्या जरी शिल्लक राहिलो तरी हिंदुस्तानी ही राष्ट्रभाषा आहे असेच मी म्हणेन हिंदुस्तान आणि पाकिस्तान हे दोन्ही माझे दक्ष आहेत मला कोणीही अडवू शकत नाही स्त्रीयु जिना सुद्धा मला अडवू शकत नाही मला अटक करायला मी काही विदेशी नागरिक झालो नाही पाकिस्तानमधण्याकरता मी पारपत्र घेणार नाही तुम्हा सर्वांमधेच जर असले पाहिजे ज्या हिंद मा ध्वज आपण फडकावत आहोत तिन कितीतरी त्याग केला आह आता तिचा शिरच्छेद झाला आहे असे आपण समजायचे काय उर्दूचे मूल्य देऊन हिंदीला पुढे नेण्याची चूक कोणीही करू नये एक माणूस जर असे करील तर त्याच्या मागे अनेक येऊ शकतात माझ्याबद्दल बोलायचे तर मी मेलो तरी माझ्या भूमिकेपासून मी एक इंचही डरणार नाही प्रकरण अठ्ठाव प्रार्थना प्रवचन जुलै तीन एकोणीसशे नवी दिल्ली जुलै तीन एकोणीसशे बंधूंनो आणि भगिनींनो तुम्ही भजन ऐकले आहे पाण्यातील मासा जर तहानलेला राहिला तर असण्यासारखी गोष्ट होईल असे त्यात सांगितले आहे आपण ईश्वराच्या जगात आहो ईश्वर नेहमी सोबत असतो आणि तरीही आपल्याला ईश्वर माहित नाही हे आपले दुर्दैव आहे ज्याप्रमाणे नग बोटापासून वेगळे नसते त्याचप्रमाणे ईश्वर आपल्यापासून दूर नसतो जर नग तुटले तर वेदना होतात त्याचप्रमाणे माणूस जेव्हा ईश्वरापासून वेगळा होतो तेव्हा ते वेदनादायक होते आज हिंदुस्तानला वेदना होत आहेत परंतु त्या वेदना शहरात आहेत हिंदुस्तानची सात लाख खिडी शहराभोती फिरत नाहीत हिंदुस्थान एकोणीसशे मैल लांब आणि पंधराशे मैल रुंद देश आहे फाळणीने हिंदुस्थानचा नकाशा बदलत नाही तो जसा आहे तसाच राहील एक मित्र लिहितो की हिंदुस्थानातील ब्राह्मण समुद्रातील खडकासारखे अत्यल्प आहे त्यांची संख्या फार कमी आहे मी जर एकटा असेन तर मीही अल्पमतात असेल खडक जर समुद्रापासून वेगळा राहील तर तो अल्पसंख्य असेल नंतर तो वाळून जाईल परंतु तो जेव्हा पाण्यात असतो तेव्हा तो समुद्राचा भाग असतो ब्राह्मण जर हिंदू समुद्रावरूपी सागराचा भाग असतील तर ते अल्पसंख्य कसे असू शकतील एक काळ असा होता की जेव्हा केवळ ब्राह्मण मुळे शाळेत जात होती अगदी सुरुवातीपासून ते शिकत असल्यामुळे जे काही नवीन शिकले शिकण्यासारखे होते तेही ते शिकले परंतु आज अर्थातच जे ब्राह्मण नाहीत तेही शिकत आहेत आपल्या मुलांना प्रवेश मिळत नाही म्हणून ब्राह्मणांनी तक्रार का करावी मी तुमच्याशी अधिकाराबद्दल बोलत आहे अधिकार म्हणून काही गोष्ट नसते ब्राह्मण जर हक्क म्हणून शिक्षणाचा दावा करत असतील तर तुम्हाला हा अधिकार कसा मिळाला हे मी विचारीन माझा जन्मसिद्ध अधिकारावर विश्वास नाही हक्क हे कर्तव्य पार पाडल्याच्या परिणामस्वरूपी मिळत असतात पाप करणाऱ्या माणसाला आपल्या पापाचे फळ भोगण्याचा अधिकार असतो हे तुम्ही मान्य कराल माझे बनणे आहे की जो चांगले काम करतो त्याला त्या कामाचे फळ भोगण्याचा अधिकार असतो मला जर कोणी विचारले की ब्राह्मणांचे अधिकार कोणते तर मी म्हणेन की ब्रह्मज्ञान मिळवणे हे त्यांचे कर्तव्य आहे ब्राह्मणांची केवळ दोन कर्तव्ये आहेत ब्रह्मविद्या मिळवावी आणि ती विद्या इतरांना शिकवावी जो ब्राह्मण हे कर्तव्य पार पाडतो त्याला ब्राह्मण म्हणून जगण्याचा अधिकार मिळतो पूर्वी ब्राह्मणाची आजीविका चलावी, म्हणून लोक त्याला धान्य वगैरे द्यायचे त्यातून राबन आवश्यक तितके घ्यायचे आणि राहिलेले परत करायचे अशा प्रकारे ब्रम्हज्ञानाचे विज्ञान शिकवणे हा ब्राह्मणाचा अधिकार आहे आमच्या मुलांना महाविद्यालयात जाता येत नाही अशी तक्रार त्यांनी का करावी प्रत्येक जर महाविद्यालयात कसा जाऊ शकेल हिंदुस्थानातील सात लाख खेड्यातील किती मुले महाविद्यालयात जात असतात हे नई तालीममध्ये शक्य आहे आज मी त्याबद्दल बोलणार नाही प्रकरण एकोणसाठाव प्रार्थना प्रवचन जुलै चार एकोणीसशे नवी दिल्ली जुलै चार एकोणीसशे सत्तार चा, बंधूं आणि भगिनींनो आज मी तुम्हाला फार मोठी गोष्ट सांगणार आह काही लोक मला विचारतात की जे काही होत आहे आणि आपल्याला जो उपनिव्शाचा दर्जा मिळणार होता तो आपल्याला राम राज्याकडे घेऊन जाणार आहे काय विचारणारे मला टोमणा मारतात आणि मला कबूल करावे लागत की यातून रामराज्य निर्माण होऊ शकत नाही मला सर्व चिन्ह त्याच्या विरोधी आढळत आहेत इंग्रजांनी आमच्या देशाचे दोन तुकड़ कल आणि यानंतर हे दोन उपनिवार ते जर परस्परांचे शत्रू असतील तर आपण रामराज्याची अपेक्षा कशी काय करू शकतो उपनिवेशाचा दर्जा म्हणजे अर्थातच इंग्रजांची गुलामगिरी नाही ते जवळपास स्वातंत्र्यासारखे आहे परंतु राष्ट्रकुळातील इतर उपनिवेश कमी अधिक प्रमाणात त्याच वंशाच्या लोकांचे आहेत आणि ज्या अर्थी हिंदुस्तान आशियाई देश आहे त्याअर्थी ते उपनिवेश कसे राहू शकते जगातील सर्व देश जर उपनिवेश बनवू शकले तर मग ती वेगळी गोष्ट होईल आणि मग रामराज्य आणता येईल परंतु जे येऊ घातले आहे ते आपल्याला राम राज्याकडे वा ईश्वरी राज्याकडे नेऊ शकत नाही ब्रिटिश सरकारने आधी 30 जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत हिंदुस्थानी लोकांच्या हाती सत्ता सोपण्याचे ठरवले होते परंतु आता आपण जितक्या लवकर जाऊ तितके बरे असे त्यांनी ठरवले आहे परंतु हे ते कसे करू शकतात यामुळे ते या निष्कषावर पोहोचले की विभाजित हिंदुस्थानला जर उपनिवेशाचा दर्जा दिला तर त्यात धोका राहणार नाही कारण त्यांचे आपल्याशी तरीही संबंध जोडले राहतील बाह्य जगात काय होत आहे याची कल्पना नसलेला हिंदुस्थान विहिरीतील बेडगासारखा देश असावा अशी माझी इच्छा नाही जवाहरलाल आणि इतर पुढाण्या सांगितले आहे की आमचे कोणत्याही देशाशी शत्रुत्व नसेल आमची ब्रिटिशांसह सर्वांशी बैलरी असेल मग त्यांना विश्वसंगराज्य हवे आहे काय आशियाई संमेलनात मी सांगितल्याप्रमाणे विश्वसंगराज्य शक्य आहे आणि तसे झाले तर प्रत्येक देशाला आपले सैन्य ठेवण्याची गरज राहणार नाही काही देश स्वतःला लोकशाहीवादी घोषित करतात पण ते असे केवळ म्हणत असतात जिथे शासन जनतेद्वारे चालवले जाते तिथे सैन्याची गरज काय जिथे सैन्याचे शासन असते तिथे जनता शासन चालवू शकत नाही सैन्यातर्फे शासित होणाऱ्या देशांचे विश्वसंगराज्य निर्माण होऊ शकत नाही जर्मनी आणि जपानच्या सैनिकी हुकुमशाहीने अनेक देशांना मैत्रीच्या मोहात गुंतवण्याचा प्रयत्न केला होता परंतु ही पसवणूक हो। फार काळ चालू शकली नाही आज मी आजूबाजूला पाहतो आणि मला रामराज्य कुठेही दिसत नाही आज जे तलवारींचे आणि बंदुकींचे राज्य दिसते ते तुमच्या सत्य आणि अहिंसेच्या बत्तीस वर्षांच्या शिकवणुकीचे फळ नाही काय असे लोक मला विचारतात मग याचा अर्थ असा आहे काय की 32 वर्ष मी खोटेपणा आणि फसवणुकीच्या बळावर टिकून होतो याचा अर्थ असा आहे काय की ज्या लोकांनी माझ्याकडून अहिंसेचा धडा केला होता ते बत्तीस वर्षानंतर अचानक खोटारडे आणि खुणी झाले मी कबूल केले आहे की आमची अहिंसा ही दुर्बलांची अहिंसा होती परंतु वास्तवात दुर्बलता आणि अहिंसा हातात हात घालून चालू शकत नाही यामुळे आमी अनुसरत असलेल्या अहिच वर्णन अहिंसा बनून नाही तर शांततापूर्वक प्रतिकार असे केले पाहिजे परंतु मी पुरस्कृत केलेली अहिंसा दुर्बलांची अहिंसा नव्हती उलट शांततापूर्ण प्रतिकार हा केवळ दुर्बलांकरता आह शांततापूर्ण प्रतिकार हा सक्रिय आणि सशस्त्र प्रतिकाराची तयारी असतो परिणामी लोकांच्या अंतकरणात जी हिंसा खतरत होती तिचा एकाएकी उद्रेक झाला आपला शांततापूर्ण प्रतिकार पूर्णपणे अपयशी झाला नाही त्याने आपण जवळपास स्वातंत्र्य मिळवले आह आज आपण जी हो, हिंसा पाहत आहोत ती भड्यांची हिंसा आह शुरांची हिंसा म्हणून सुद्धा एक प्रकार आह चार अथवा पाच माणसांचे भांडण झाल आणि ते तलवारीनं मल तर त्यात हिंसा आहे परंतु ती शुराांची हिंसा आहे परंतु जेव्हा दहा सशस्त्र लोक निःशस्त्र लोकांच्या गावावर हल्ला करतात आणि बायका मुलांसह सर्वांची कत्तल करतात तेव्हा ती भेकड्यांची हिंसा असत अमेरिकन जपानवर आपला आयटम बॉम्ब टाकला ती हिंसा भकड्यांची हिंसा होती शुराांची अहिंसा ही पाण्यासारखी गोष्ट असत मरण्यापूर्वी बनात हे अहिंसा पायाची आहे याकरता आपल्यामध्ये आंतरिक शक्ती असली पाहिजे हे वेगळेच शस्त्र आहे लोकांच्या लक्षात जर त्याच्या सौंदर्य लक्षात आले असते तर आज जी जीवितनिमित्त आणि झाली आहे ती झाली नसती गेली बत्तीस वर्षे मी लोकांना अहिंसेचे पाठ शिकण्याचा प्रयत्न करतो आहे तो पाठ जर ते शिकले असते तर आज अन्नधान्य आणि कापड यांच्या रेष्ठींची गरज पडली नसती आपण जर अन्नधान्य आणि कपडे लतते यांचा विचारपूर्ण उपयोग केला तर हिंदुस्थानात यापैकी एकाचाही तुटवडा निर्माण झाला नसता लोक जर प्रामाणिकपणे राहणे आणि परस्परांना मदत करणे शिकले असते तर नागरी पोलिसांच्या तोंडाकडे पाण्याची गरज पडली नसते स्वर्गीय स्त्री मॉनेग्यू यांनी नागरी सेवेचे वर्णन लाकडी ढाचा असे केले होते नागरी सेवेतील लोक स्वतःला जनसेवक समजत नाहीत आणि त्यांना जनतेच्या सेवेकरता नोकरी दिली जात नसते काहीही करून विदेशी सत्ता सुरू राहावी याकरता ते इथे आहेत आपल्या ऑफिसातील सुरक्षित ठिकाणी बसून ते, ते चपराशामार्फत हुकूम सोडत असतात आपण जर आपल्या पायावर उभे राहणे शिकू शकलो व नागरी सेवेवर अवलंबून राहणे तर हिंदुस्तान हिंदुस्थानमध्ये रेशनिंगची गरज नसेल आणि आजच्या नागरी सेवेची गरज नसेल प्रशासन चालवण्याकरता काही विशेष प्रकारची नागरी सेवा लागेल यात काही संशय नाही नागरी सेवेतील लोक कळानुसार बदलू शकले आणि जनसेवेच्या दृष्टीने प्रशासन चालवू लागले तर खरी लोकशाही व्यवस्था आणता प्रकरण साठावे प्रार्थना प्रवचन जुलै पाच एकोणीशे नवी दिल्ली जुलै पाच एकोणीसशे सत्तेचाळ आणि भगिनीं आज लेडी माउंट मला भेटण्याकरता आल्या होत्या त्यांना माझ्याशी विशेषचे कोणतेही काम नव्हते तुम्ही मला येऊन भेटण्याचा त्रास घेण्याची आवश्यकता नाही असे मी त्यांना टेलिफोनवरून सुद्धा सांगितले होते परंतु त्यांचे म्हणणे होते की तुम्ही माझ्याकडे अनेकदा भेटण्याकरिता आलेले असल्यामुळे मी सुद्धा तुमच्याकडे येऊन तुमची भेट घेतली पाहिजे मी केवळ वा कामाकरता वायसऱ्यांना येऊन भेटलो होतो हेही मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते परंतु त्यांचा निश्चय पक्का होता त्यांनी माझे ऐकले नाही आणि त्या आल्या त्या अतिशय साधेपणाने राहतात त्या आल्या आणि आम्ही जसे इथे बसलो तशा बसल्या आणि त्यांनी सर्व गोष्टींची माहिती करून घेतली त्यांनी विचारले की जे तुम्हाला कसे वाटते आणि आमचे मने त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतले मी त्यांना सांगितले की मी इथे भंग्यांमध्ये राहतो मी त्यांना हेही सांगितले की मी एका मंदिरात राहतो आणि मंदिर जितके स्वच्छ असायला पाहिजे तितके असे ठिकाण स्वच्छ आहे तुम्हाला जर भंगी कसे राहतात हे पाहायचे असेल तर तुम्ही त्यांच्या घरी जायला पाहिजे त्यांची घरे अगदी जवळच आहेत त्या भंग्यांच्या घरी गेल्या आणि तेथील परिस्थिती लक्ष घालून पाहिले मी त्यांच्याबरोबर गेलो नाही कारण मी गेलो असतो तर गर्दी गोळा झाली असती त्यानंतर त्या हरिजन निवासात गेल्या तिथे हरिजन मुलांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे पाहून त्यांना फार आनंद झाला आज मला एक पत्र मिळाले आहे परंतु आज त्याची चर्चा मी इथे करू इच्छित नाही परंतु आता मला वाटते की मी ते उद्यापर्यंत थांबवून ठेवू नये फाळणीच्या प्रश्नावर पंजाबमधील शिकांमध्ये जे काही घडले ते निराशजनक आहे आधी आणि हिंदूंमध्ये अंतर नव्हते शिखांचा इतिहास लिहिणाऱ्या मक्कर्व विष पसरव आह मक्कॉर हि प्रसिद्ध इतिहासकार असल्यामुळे का ति काही म्हणाल तर्वांना खरे वाटल शिखांचा ग्रंथसाह हा धर्मग्रंथ खरे म्हणजे हिंदूंच्या धर्मग्रंथावर आधारित आह शीख ही शूर जमात आहा परंतु त्यांची संख्या कमी आह पंजाबची जर विभाजन होत असल तर शिखांचे विभाजन होण अपरिहार्य या होईल या पत्रात लिहिली आहा की जे शीख आता पूर्व पंजाबमधलआहे त सुरक्षित आह परंतु पश्चिम पंजाबमध असलखि शिखांचे काय होईल असे तिचारतात ते जर सापडले तर काँग्रेस त्यांना मदत करील काय मी म्हणेन की जे शूर असतात त्यांना दुसऱ्या कोणाच्या मदतीची आवश्यकता नसते त्यांनी मदतीकरिता केवळ ईशुराकडे याचना केली पाहिजे आणि पश्चिम पंजाबमधील शिखाणवड संकट येईल असे आपण काय घृहित धरावे त्यांना काही झाले तर हिंदुस्थानातील इतका मोठा जनसमुदाय त्याकडे तटस्थपणा पाहत जाईल असे तुम्हाला वाटते काय यामुळे शिखाणी काळजी करू नये ब्रिटिश संसदेत जे विधेयक सादर करण्यात आले आहे त्याचे लवकरच कायद्यात रुपांतर होईल त्यानंतर हिंदुस्तानचे दोन उपनिवेशात विभाजन होईल याचा अर्थ ब्रिटिश राष्ट्रकुलात दोन नवीन सदस्य येतील विधेयकात वीज कलम आहेत आणि ते मी वाचले आहेत त्यात काही संदिग्धता आहे वा इंग्रजांना अशा काही भाषेचा उपयोग केला आहे की ज्यामुळे वेगळा अर्थही काढला जाऊ शकते असे मी म्हणू शकत नाही आपल्या फसवण्याची एकाही इंग्रजाची इच्छा नाही परंतु हे विधेयक निश्चितच विचारी आहे हे विष आपण प्यालो आहे आणि काँग्रेसनंही त्याचे प्राशन केले आहे। ब्रिटिशांनी हिंदुस्तानवर एकशे पन्नास वर्ष राज्य केले। आणि राजकीय दृष्टीनं हिंदुस्तान एक राष्ट्र आहे ही गोष्ट ब्रिटिशांनी मान्य केली होती त्यांनी एक राष्ट्र म्हणून याला विकसित करण्याचा सुद्धा प्रयत्न केला व काही प्रमाणात त्यांना त्यात यशही आल त्यांच्यापूर्वी मुघलांनी असा प्रयत्न केला होता परंतु त्यात त्यांना कमी यश आलं ज्या देशाला त्यांनी एक कल होत आता त्याचे विभाजन करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा हे त्यांना शोभत नाही तो त्यांचा हेतु होता असे मला म्हणायचे नाही कॅबिनेट मिशनने सुद्धा हिंदुस्तान एक देश असल्याचे मान्य केले होते व या घृहितकानुसारच त्यांनी आपला युक्तिवाद मांडला होता आज तो सर्व युक्तिवाद निरर्थक झाला आहे अशा प्रकारे दोन उपनिष्ठ निर्माण करणारे हे विधेयक विषारी आहा खरे आहे की काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांनाही या विधेयकाला संमती दिली आहे परंतु एखादी वाईट गोष्ट मान्य केली तर तेवढ्यावर जी चांगली गोष्ट होत नाही कायदे जे म्हणत आले होते तेच आज मंजूर होणार आहे त्यांचा संपूर्ण विजय झाला असे एक प्रकारे आपण म्हणू शकतो माझ्या दृष्टिकोनातून या विधेयकामुळे ब्रिटिशांसहित तिन्ही पक्षांची परीक्षा होणार आहे त्यामुळे आपण उपनिव होणार आहोत परंतु ती तात्कालिक अवस्था असेल घटना समितीनं तयार केलेल्या घटनेवर महाराज्यपालांना सही करावी लागणार आह त्या दस्तावजातील स्वल्प विरामालाही धक्का लावू शकत नाही हीच गोष्ट पाकिस्तानमधेही घडल घटना अस्तित्वात आल्यानंतर दोन उपनिवशांनी ब्रिटिश राष्ट्रकुलापासून जर स्वातंत्र्य घोषित केल तर त्यापासून त्यांना कोणी अडवू शकत नाही तिथील असे मला वाटत या सर्व गोष्टी अर्थातच भविष्यकालीन आह आणि याम् सध्या तरी त्याबद्दल निश्वित असे काहीही सांगता येत नाही सध्या इतके स्पष्ट आह की हिंदुस्तान दोन स्वायत्त उपनिवात विभाजन झाल आह ब्रिटिशांनी दुसरी अशी परिस्थिती निर्माण कली आहा की ज्यामुळ त्यांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा होणार आह हिंदुस्थानातील विविध संस्थानांना भारतीय संघराज्यात आण पाहिजे आजची धोक्याची परिस्थिती कायम राहू द्विता येऊ शकत नाही पाकिस्तानची मागणी करणाऱ्यांना जे हव मिळाले आह जमीनच्या क्षेत्रफळाच्या ते फार जास्त नसेल परंतु असे समितीच्या ततवार करण्यात आल आहे, आता आता जेव्हा पाकिस्तानकरता संघर्ष सुरू होता तिव्हा पाकिस्तानचा काय अर्थ आह तिला कळू शकत नव्हत आज सुद्धा मला तो अर्थ कळू शकत नाही पाकिस्तान पाकिस्तानची घटना समिती पाकिस्तानच्या घटनेला कसा आकार द कळल्यानंतरच पाकिस्तानचे चित्र स्पष्ट होईल परंतु राष्ट्रवादी मुसलमान ख्रिश्चन शीख आणि हिंदू या सर्वांना पाकिस्तान कशी वागणूक देतो यावरुनच पाकिस्तानची खरी परीक्षा होईल मुसलमानांमध्ये सुद्धा विविध पंथ आहेत शिया सुन्नी आणि अजून कितीतरी या विविध पंथांच्या आणि धर्मांच्या लोकांना कशी वागणूक मिळते ते आता पाहावे लागेल ते हिंदूंचे मित्र होतील की त्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारतील आपण मालक आहो आणि इतर सर्व गुलाम हे भूत त्यांच्या डोक्यात शिरणार नाही त्यांना आपल्या घटनेत सर्व प्रशांचे उत्तर द्यावे लागेल मुसलमानांना आपण मित्राप्रमाणे वागणूक देतो की शत्रूप्रमाणे हे भारताला सुद्धा दाखवून द्यावे लागेल करता सर्व धर्म एक आहेत ते एकाच झाडाच्या फांद्या आहेत सर्व धर्म एकाच ईश्वराची भक्ती करतात आदी युरोपमध्ये सुद्धा धर्माच्या नावावर युद्ध होत असत परंतु आता तिथे नवीन वातावरण तयार होत आहे अशा संघर्षांना लोक इतके कंडाळलेले आहेत की जे आता ईश्वराचा सुद्धा त्याग करत आहेत जग जर या दिशेने जात असेल तर हिंदुस्थान त्यापासून किती दिवस वेगळे राहू शकेल जे लोक हिंदुस्तान एक देश आहे असे समजतात त्यांच्याकरता अल्पसंख्य वा बहुसंख्य हा प्रश्नमुळेच उपस्थित होत नाही एक प्रकार हे विधेयक सर्व पक्षांची परीक्षा आहे आपण जर कसोडीच उत्तीर्ण झालो तर ईश्वरी वरदान म्हणून आपण ही गोष्ट स्वीकारू शकतो आणि तसे झाले नाही तर ही गोष्ट आपल्या गळातील फास होईल